बारावा अध्याय नित्यधर्म आणि साधन जगातल्या समस्त तीर्थस्थानांमध्ये श्री नवदीप मंडल प्रधान तीर्थस्थान आहे श्रीवृंदावनाप्रमाणेच श्री, श्री नवद्वीपाचाही परीख सोळा कोस आहे सोळा कोस नवद्वीप अष्टतल कमळ आहे श्री अंतर्द्वीप या कमळाच्या कर्णिका बीजकोश स्वरूपात विराजमान आहे याच अंतर्द्वीपाच्या ठीक मधोमध श्री मायापूर स्थित आहे श्री मायापूरच्या उत्तरेस श्री सीमंतद्वीप आहे सीमंतद्वीपात श्री सीमंतनी देवीचे मंदिर आहे मंदिराच्या उत्तरेकडे बिल्व पुष्कर्णी आणि दक्षिणेस ब्राह्मण पुष्कर्णी नामक दोन गावे आहेत साधारणत बिल्व पुष्कर्णी आणि ब्राह्मण पुष्कर्णीस मिळून सिमुलिया म्हणतात म्हणून नवद्वीपाच्या उत्तरेस सिमुलिया ग्राम आहे श्रीमन महाप्रभूंच्या समयी येथे मोठ्या मोठ्या पंडितांचा वास होता श्री सचिदेवींचे पिता श्री निलांबर चक्रवर्ती याच गावी निवास करीत होते यांच्या घराजवळच ब्रजनाथ भट्टाचार्य नामक एक वैदिक ब्राह्मण राहत होते लहानपणापासून ब्रजनाथाची बुद्धी तीक्ष्ण आहे काही दिवसातच ते न्यायशास्त्राचे प्रकांड विद्वान झाले तथा बिल्व पुष्कर्णी मायापूर गोद्रूम मध्यप आम्रघट्ट समुद्रगड कुलिया पूर्वस्थली आदींचे मोठे मोठे पंडित ब्रजनाथाच्या न्यायसंबंधी तर्कवितर्कांचे पांडित्य मानत होते जिथे कुठेही पंडितगण एकत्रित होत ब्रजनात न्यायपंचान आपल्या न्यायाच्या तीक्ष्ण तर्क बाणांनी त्यांना विद्ध करून जर्जरीत करून टाकीत असत एकदा त्यापैकी एक, त्या एक न्यायिक पंडित त्यांच्या तीक्ष्ण तर्कांच्या आघाताने घायाळ होऊन मनोमन खूप दुःखी झाला आणि त्याने तंत्रशास्त्रोक्त मारणविद्येद्वारे न्यायपंचाननास जीवे मारण्याचा संकल्प केला तो रुद्रद्वीपाच्या स्मशानात दिवस मारण मंत्राचा जप करू लागला अमावस्याची रात्र आहे चोहीकडे मिट्ट काळोख आहे का अर्ध्या रात्रीने या एक पंडित स्मशानाच्या मधोमध आसन लावून आपल्या इष्टदेवतेचे आव्हान करून म्हणू लागले आई कलियुगात केवळ मात्र तूच उपास्य आहेस ऐकले आहे तू अत्यंत अल्पजपानेच संतुष्ट होऊन वर देतेस करालवदनी तुझा दास खूप दुःखी होऊन अनेक दिवसापासून तुझा मंत्र जप करीत आहे तू एकदा दया कर आई माझात खूप असे दोष आहेत तरीही तू माझी आई आहेस माझे सारे दोष क्षमा करून आज दर्शन दे अशा प्रकारे अंतरनात करीत करीत न्यायिक पंडिताने ब्रजनात न्याय नावाने मंत्र उच्चारण करीत अग्नित आहुती प्रदान केली आश्चर्य आहे मंत्राच्या शक्तीचे आहुती दिली मात्र आणि आकाशात काळे ढग जमा झाले जोरजोरात हवा व्हावू लागली राहून राहून विजा चमकत होत्या ढगांचा गडगडाट इतका जोराचा होता जणू काही जवळच व्रजपात झाला आहे त्या त्यावेळी वीज समकल्याने, त्या प्रकाशात एकापेक्षा एक विकट आकाराची भूतप्रेते दिसू लागली एक पंडित थोडे घाबरली अवश्य पण तरीही आपल्या संपूर्ण स्ना स्नायवीय शक्तीचे संचालन करीत म्हणाले माते आता आणखीन उशीर करू नकोस त्याच वेळी आकाशात दैववाणी झाली चिंता करू नकोस ब्रजनाथ न्यायपंचान थोड्या शांत होऊन जातील नैया पंडित खूप संतुष्ट झाले आणि तंत्रकर्ता देवदेव महादेवास वारंवार प्रणाम करीत आपल्या घरी परतले ब्रजनाथ न्यायपंचान एकविसाव्या वर्षी दिग्विजयी पंडित झाले ते अहोरात्र श्री गंगेशोपाध्यायांच्या ग्रंथावधीचे अध्ययन करीत असत कानभट्टाद्वारे रचित दिदीती नामक न्यायाच्या टिप्पणी ग्रंथात अनेक दोष दाखवून ते स्वतंत्रपणे एका टिप्पणी ग्रंथाची रचना देखील करीत होते विषयाचे जराही चिंतन नव्हते तसेच परमार्थ शब्दसुद्धा कधी त्यांच्या काणी पडला नव्हता घटपट आणि अवच्छेद व्यवच्छेद आधी घेऊन तर्क करणेच त्यांचे एकमात्र कार्य होते चालता फिरता उठ उठता, उठता बसता दिवस रात्र पार्थिव विशेष आणि द्रव्यकाल आदींचे चिंतेने आदींच्या चिंतेने त्यांचे हृदय भरलेले असे एकदा बसल्या बसल्या गौतमाच्या सोळा पदार्थाचे चिंतन करीत होते त्याच वेळी एका न्यायशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी येऊन त्यास सांगितले न्याय महाशय आपण निमाई पंडितांची परमाणुखंडन संबंधी फक्की का ऐकली आहे काय न्यायपंचननाने सिंहाप्रमाणे गरजत म्हटले निमाई पंडित कोण तू जगन्नाथ मिश्राच्या पुत्राविषयी बोलत आहेस का त्यांच्या काही फक्किका सांगू शकतोस का विद्यार्थी काही दिवसांपूर्वी याच नवद्वीपात निमाई पंडित नामक एक महापुरुष होऊन गेलेत त्यांनी न्यायसंबंधी अनेक नवनवीन फक्किकांच्या रचना करून कानभट्टशिरोमणीस नाकी नऊ आणले होते ते न्यायशास्त्राचे एक तत्कालीन विद्वान होते परंतु न्यायशास्त्रात पारंगत होऊनही ते न्यायशास्त्रास अत्यंत तुच्छ मानत असत केवळ न्यायासच नाही तर समस्त संसारास अत्यंत तुच्छ मानून त्यांनी परिवराजकांचे संन्यासाचे पद ग्रहण केले होते आजकाल ए वैष्णवजन त्यांना पूर्णब्रह्म मानतात तथा श्री गौरहरी मंत्राद्वारे त्यांची पूजा करतात न्याय महाशय आपण एकदा तरी त्यांचा युक्तिवाद अवश्य पहा निमाई पंडितांची न्याय संबंधी फक्किकांची प्रशंसा ऐकून ब्रजनात न्यायपंचाननास त्या फक्किकांना जाणण्याचे कुतूहल जागृत झाले त्यांनी महत कुठून कुठून त्यांच्या काही फक्किकांचा संग्रह केला मनुष्याचा स्वभावच असा असतो की ज्या विषयाप्रती त्याची श्रद्धा असते त्या विषयाच्या अध्यापकांवर तो स्वाभाविकपणे श्रद्धा करतो खास करून जीवित महापुरुषांच्या प्रती नानाकारणांनी अधिक श्रद्धा असते खास करून जीवित महापुरुषांच्या प्रती नानाकारणांनी साधारण लोकांची श्रद्धा सहजच होत नाही परलोक परलोकप्राप्त महाजनांप्रती लोकांची अधिक श्रद्धा असते म्हणून निमाई पंडितांच्या फक्किकांचे अनुशीलन करून ब्रजनाथाच्या हृदयात निमाय पंडितांप्रती दृढ श्रद्धा उत्पन्न झाली ते म्हणाले हा निमाय पंडित जर मी त्या काळी जन्मलो असतो तर तुमच्याकडून न जाणो कितीतरी ज्ञानार्जन केले असते निमाय पंडित तुम्ही एकदा तरी माझ्या हृदयात प्रवेश करा तुम्ही खरोखरीच पूर्ण आहात। जर असे नसते तर न्यायाच्या का। कारण या विचित्र फक्किकांची रचना करून अज्ञान रूप अंधाराचा विनाश केला आहे अज्ञान अंधार अर्थात काळाकुट्ट आहे आणि तुम्ही गौरव होऊन या काळिमेला दूर केले आहे तुम्ही हरी आहात कारण जगाचे चित्त हरण करू शकता तुमच्या न्यायाच्या युक्त्यांनी फकिकांनी माझा चित्ताचे हरण केले आहे असे म्हणत म्हणत ब्रजनाथ उन्मत्त होत हे निमाई पंडित हे गौरहरी दया करा म्हणून जोरजोरात आरोळी ठोकू लागले मी तुमच्या समान फकीकांची सृष्टी कधी करू शकेन तुमची दया झाल्यावर न जाणो न्यायशास्त्राचा किती मोठा विद्वान होईन ब्रजनाथाने मनोमन विचार केला जे लोक गौरहरीची पूजा करतात असे वाटते की ते माझ्याप्रमाणेच निमाई पंडितांप्रती न्यायपांडित्यामुळे आकृष्ट झाले असतील जाऊन पाहायला हवे की श्री गौरहरींचे कोणते कोणते न्यायग्रंथ त्यांच्यापाशी आहेत असा विचार करून त्यांची विचारणा करण्याकरिता त्यांनी गौरभक्तांसोबत सत्संग करणे आरंभ केले निमाई पंडित गौरहरी आदी शुद्ध भगवन नामाचे वारंवार उच्चारण केले तथा गौरभक्तांच्या संघाची इच्छा झाल्याने ब्रजनाथाकडून एक मोठी सुकृती झाली ब्रजनाथ एकदा भोजन करीत होते त्यांची आजी वडिलांची आई जवळच बसून त्यांना भरवत होती त्यांनी आजीस विचारले आजी तू गौरहरींना पाहिले आहेस का श्री गौरांगाचे नाव ऐकताच ब्रजनाथाच्या आजीस आपल्या बाल्यजीवनातल्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या त्या म्हणाल्या अहा किती मनोहर रूप होते त्यांचे त्या मधुर मूर्तीस पुन्हा पाहू शकेन का त्या भुवनमोहन रूपासून संसारी राहू शकते काय जेव्हा ते भावावेशात हरिसंकीर्तन करीत नवद्वीचे पशुपक्षी वृक्षलता आदी सर्व प्रेममत्त होऊन तनामनाची शुद्ध हरपून बसत असत आजही जेव्हा ते भाव आमच्या स्मरण उदित होतात तेव्हा डोळे आपोआप परसू लागतात ब्रजनाथाने पुन्हा विचारले आजी त्यांच्या जीवनातली कुठली घटना तुला ठाऊक आहे का ग आजी उतरली का नाही ठाऊक बेटा जेव्हा ते सची मातेबरोबर आपल्या मामाच्या घरी येत तेव्हा आमच्या घरातल्या वृद्ध स्त्रिया त्यांना पालकाची भाजी आणि भात भरवीत असत ते पालकाच्या भाजीची खूप प्रशंसा करीत करीत मोठ्या प्रेमाने भोजन करीत असत त्याच वेळी ब्रजनाथाच्या आईने त्यांच्या ताटात पालकाची भाजी वाढली पालकाची भाजी पाहून त्यास फार आनंद झाला तेने नैया निमाई पंडितांची अत्यंत प्रिय पालकाची भाजी समजून मोठ्या प्रेमाने भोजन करू लागले परमार्थ ज्ञानाहित्रात निमाई पंडितांच्या पांडित्य प्रतिभेप्रती खूपच आकृष्ट झाले निमाई पंडित फारच आवडत निमाई पंडितांचे नावही त्यांच्या कानांना खूपच मधुर वाटत असे प्रिय वाटत असे जय जय सचिनंदन असा जयघोष करीत भिक्षा मागणाऱ्यांना मोठ्या आदराने भिक्षा देत कधी कधी मायापुरी निघून जात तेथे बाबाजी लोकांच्या निकट गौरांग नाम श्रवण करीत तथा त्यांच्या विद्याध्ययनासंबंधी अनेक प्रश्न विचारित अशा प्रकारे 2-4 महिने लोटले ब्रजनात पहिल्यासारखे ब्रजनात राहिले नाहीत सगळ्या बाबतीत त्यांना आता निमाईच आवडत असत न्यायाचे अध्ययन आणि अध्यापन तथा शुष्क तर्कवितर्कांमध्ये आता त्यांची थोडी देखील रुची राहिली नाही हळूहळू नै्यायिक निमायाऐवजी भक्तनिमाईने त्यांच्या हृदय राज्यावर स्वामी मिळवले मृदंग आणि करतालाचू लागते शुद्ध भक्तांना पाहून मनोमन प्रणाम करतात श्री नवदीपूमी देवांची आविर्भाव भूमी मानून भक्ती करतात त्यांचे प्रतिस्पर्धी पंडित त्यांची अशी तशा पाहून फार प्रसन्न झाले आता ते निडर होऊन घराबाहेर पडत असत नै्यायिक पंडित पंडितांनी विचार केला त्यांच्या इष्टदेवतेनेच ब्रजनाथाला निरुद्योगी सुस्त बनविले आता घाबरण्याचे काही कारण नाही एकदा ब्रजनाथ भागीरथी तिरी एका निर्जनस्थानी बसल्या बसल्या विचार करीत आहेत जर निमाईसारखे न्यायशास्त्राचे प्रकांड विद्वान न्यायाचा परित्याग करून भक्तिमार्गाचा अवलंब करू शकतात तर आपणही तसे करण्यात काय दोष आहे जोपर्यंत मी न्यायाच्या वलयात बंदिस्त होतो तोपर्यंत माझा माझा भक्तीशी काही संबंध नव्हता आणि मी निमाईचे नावही जाणत नव्हतो त्यावेळी मला खाण्यापिण्यास आणि झोपण्यासही वेळ मिळत नसे परंतु आता तर संपूर्ण विपरीत होताना पाहतो आहे आता न्यायशास्त्राचे विषयही स्मरणात राहत नाहीत उलट सर्वदा गौरांग नामच राहते वैष्णवांचे भावपूर्ण नृत्य अत्यंत मनोहर वाटते सर्व काही ठीक आहे परंतु मी एक वैदिक ब्राह्मणाचा पुत्र आहे कुलीन आहे आणि समाजात सन्मानित व्यक्ती आहे मानतो की वैष्णवांचे समस्त व्यवहार चांगले आहेत परंतु मला त्यात प्रवेश करणे योग्य वाटत नाही श्री मायापूरच्या खोलभांगा डांगा तथा वैरागी डांगांच्या वैष्णवांचे दर्शन करून हृदय पवित्र होऊन जाते विशेष करून श्री रघुनाथदास बाबाजी पाहिल्याने हृदय श्रद्धेने परिपूर्ण होते सर्वदा त्यांच्या निकट बसून भक्तिशास्त्राचे अनुशीलन करण्याच करता मन ओढावते वेद ही परमार्थ तत्वाचे दर्शन श्रवण मनन आणि अनवरत चिंतन करण्याकरिता उपदेश देतात आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मन मनतव्यो निधी या मंत्रातील मनतव्य ह शब्दात न्यायशास्त्राच्या अनुशीलनाद्वारे ज्ञान प्राप्त करण्याकरिता उपदेश असूनही श्रो श्रो श्रोतव्य शब्दाने आण आन, काही आणखी आणखी विषयांचीही आवश्यकता प्रतीत होते मी माझा बराचसा वेळ तर्कवितर्कामध्ये व्यर्थच वाया घालवला आहे आता आणखीन अधिक वेळ वाया न घालविता श्री गौरहरींचे भजन करणेच उत्तम आहे आज संध्याकाळानंतर श्री रघुनाथदास बाबाजींचे दर्शन करणे श्रेयस्कर आहे भगवान अंशुमाली सूर्यदेव मोठ्या तीव्र गतीने पश्चिम क्षितिजाकडे सरकत आहेत त्यांची लाल लाल किरणे पृथ्वीतल सोडून वृक्षाच्या शिखरात खेळत आहेत पक्षीगण भिन्न भिन्न दिशातून उडत येऊन आपापल्या घरट्यात प्रवेश करत आहेत शीतल मंदवारा वाह प्रवाहित होत आहे हळूहळू एक दोन तारेही आकाशात दिसू लागलेत त्याच त्याचवेळी मायापुर श्रीवा सांगणात भगवंताची संध्या आरती सुरू झाली वैष्णवगण मधुरस्वरात आरती कीर्तन करू लागले त्याच वेळी ब्रजनाथ हळूहळू श्रीवासांगणात पोहोचले आणि बकुळ वृक्षाखाली चबुतऱ्यावर बसले गौरहरीचे कीर् आरती कीर्तन ऐकून त्यांचे चित्त अतिशय आर्द्र झाले आरती कीर्तन समाप्त झाल्यावर वैष्णवगण त्याच अबुतऱ्यावर येऊन क्रमशः बसू लागले वृद्ध रघुनाथ दास बाबा जी ही जय सचिनंदन जय नित्यानंद जय रूप सनातन जय जयदास गोस्वामी उच्चारित त्याच सबुतऱ्यावर येऊन बसले सगळ्यांनी उठून त्यांना दंडवत प्रणाम केला ब्रजनाथांनीही त्यांना ब्रजनाथही त्यांना प्रणाम केल्याशिवाय राहू शकले नाहीत ब्रजनाथाच्या मुखमंडळाचे अपूर्व सौंदर्य पाहून बाबाजी त्यांना मिठी मारून आपल्या जवळ बसविले आणि विचारले बेटा तू कोण आहेस ब्रजनाथाने उत्तर दिले मी एक तत्व पिपासू आहे आपल्याकडे काही शिकवण ग्रहण करू इच्छितो जवळच बसलेले एक वैष्णव वैष्णव ब्रजनाथांचा परिचय जाणत होते त्यांनी सांगितले यांचे नाव ब्रजनाथ न्यायपंचान आहे समस्त नव यांच्या समान न्यायाचे विद्वान आणखीन दुसरे नाहीत आजकाल यांची सचिनंदना प्रती काहीशी श्रद्धा झाली आहे ब्रजनाथाच्या विद्वतेविषयी ऐकून बाबाजी मोठ्या विनम्रतेने म्हणाले बाबा तू तर मोठा विद्वान आहेस आम्ही तर मूर्ख आणि अक, अकिंचन आहोत तू आमच्या सचिनंदनांच्या धामाचा रहिवासी आहेस आम्ही तुझ्या कृपेचे पात्र आहोत तेव्हा आम्ही तुला काय शिकवणार तूच आपल्या गौरांगाच्या पवित्र कथा ऐकून आमच्या दग्ध प्राणांना शीतल कर अशा प्रकारे बाबाजी महाराज आणि ब्रजनाथात गोष्टी होऊ लागल्या बाकीचे वैष्णवजन तिथून उठून आपापल्या सेवा निघून गेले आता केवळ दोघेच जण त्या जागी राहिले ब्रजनाथ म्हणाले बाबाजी महाराज आम्ही ब्राह्मण कुलोतपण कुलोत्पण आहोत त्यातूनही विद्येचा मोठा अहंकार आहे उच्च जाती आणि विद्येच्या अहंकाराने मत्त होऊन गो, तुल्य, खुरा खुरासमान लेखतो साधू संतांचा कसा करायचा हे जाणत नाही सांगता येत नाही की कुठल्या सौभाग्याच्या फळाने आपल्या चरित्र आणि आचरणाप्रती माझ्यात काही श्रद्धा निर्माण झाली आहे मी आपल्याला एक दोन प्रश्न विचारू इच्छितो कृपा करून त्यांची उत्तरे प्रदान करा मी निष्कपट होऊन आपल्याकडे आलो आहे आपण मला सर्वप्रथम जीवांचे साध्य आणि साधन यांचा सा उपदेश करावा न्यायशास्त्राचे अध्ययन करून मी हे निश्चित केले आहे की जीव ईश्वरापासून नित्यभिन्न आहे आणि ईश्वराची कृपा ही जीवांच्या मुक्तीचे कारण आहे ज्या उपासनेचे ज्या उपासनेचे अवलंबण केल्याने ईश्वराची कृपा प्राप्त होते त्यास साधन म्हणतात साधनेद्वारे ज्या फळाची प्राप्ती होते त्यास साध्य म्हणतात मी न्यायशास्त्राकडे अनेकदा जिज्ञासा केली आहे की साध्य आणि साधन काय आहे परंतु न्यायशास्त्र याविषयी बिलकुल मौन राहते काहीच उत्तर देत नाही आपण साध्य आणि साधनासंबंधी आपला सिद्धांत सांगण्याची कृपा करावी श्री रघुनाथदास बाबाजी श्री रघुणादास गोस्वामींचे शिष्य आहेत एक प्रकांड राधाकुंटात राहिले आहेत, राधा आहेत। गोस्वामी चैतन्य देवांच्या लीला कथाश्रवण करीत असत श्री रघुनादास बाबाजी आणि कृष्णदास कविराज गोस्वामींमध्ये परस्पर तत्वाविषयी चर्चा चालत असे कुठल्याही प्रकारचा संदेह असला कि ते दासगोस्वामी निकट जिज्ञासा करून आपला संदेह दूर करीत असत यावेळी श्री गौरमंडळात श्री रघुनाधान विमहंस बाबाजींसोबत यांच्या मोठ्या प्रेमाने हरिचर्चा होत असत ब्रजनाथांचा प्रश्न ऐकून रघुनाथ बाबाजी खूप आनंदित होऊन म्हणाले अहो न्यायपंचानन न्यायशास्त्र वाचून ज्यास साध्यनािज्ञासा उत्पन्न होते ते जगात धन्य आहेत कारण न्यायशास्त्राचा प्रधान उद्देशच आहे न्यायविषयांचा संग्रह करणे जे न्यायशास्त्राचा अभ्यास करून केवळ शुष्क तर्क करणे शिकले आहेत त्यांचा न्यायपाठ व्यर्थ आहे त्यांचे परिश्रम वाया गेले त्यांचे जीवन व्यर्थ आहे साधन केल्यावर ज्या तत्वाची प्राप्ती होते त्या साध्य म्हणतात त्या साध्यास प्राप्त करण्याकरिता ज्या उपायांचा अवलंब केला जातो त्यास साधन म्हणतात मायेत फसलेले जीव आपल्या आपल्या प्रवृत्ती आणि आपआपल्या अधिकारांनुसार साध्य विषयास वेगळ्या वेगवेगळ्या रूपात पाहतात वास्तविक समस्त जीवांचे साध्यतत्व एकच आहे प्रवृत्ती आणि अधिकारानुसार साध्य वस्तू तीन प्रकारच्या आहेत भुक्ती मुक्ती आणि भक्ती जे लोक संसारिक कर्मात फसलेले आहेत आणि संसारिक कामनातच व्यस्त आहेत ते भुक्तीसच आपले साध्य मानतात शास्त्र कामधेणू आहेत जो मनुष्य ज्या वस्तूस मिळवण्याची कामना करतो तो शास्त्राद्वारे तेच प्राप्त करतो कर्मकांडीय शास्त्रामध्ये कर्माधिकारी व्यक्ती करिता भुक्तीस अर्थात संसारिक सुख आणि भोगासच सा साध्य म्हटले गेले आहे प्रापंचिक जगात जितक्या प्रकारच्या भावी सुखांची कामना करता येते ते सर्व कर्मकांडीय शास्त्रामध्ये निर्दिष्ट आहेत या संसारात जीव प्रापंचिक शरीर धारण करून इंद्रिय सुखांचाच विशेष आदर करतात जड जगत प्राकृत इंद्रियांचे सुख भोगण्याकरिताच बनवलेले आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत इंद्रियांद्वारे विषय सुखांचा भोग करण्याचे नावच एक सुख आहे मृत्यूनंतरच्या अवस्थेस इंद्रिय सुखभोग सुखाच्या भोगास आमुकुख म्हणतात आमुत्रिके सुख आमुद्रिक सु, आमु सुख हे अनेक प्रकारचे असतात स्वर्ग आणि इंद्रलोकामध्ये अपसरांचे नृत्यदर्शन अमृतभोजन नंदनकाणनात सुंदर सुंदर पुष्पांचा सुगंध घेणे इंद्रपुरी आणि नंदनकाननाची शोभा पाहणे गंधर्वाचे गायन ऐकणे गंधर्वांचे गायन ऐकणे आणि विद्याधारींसोबत संगम या स्वर्गीय सुख म्हणतात अशा प्रकारे मह आणि जन लोकांमध्ये सुद्धा काही अल्प प्रमाणात सुख आहे तपलोक आणि ब्रह्मलोकात किंचित प्रमाणात इंद्रिय सुखांचे वर्णन केले गेले आहे भूलोकी पृथ्वीवर इंद्रिय सुख अत्यंत स्थूल असते वरच्या लोकांमध्ये इंद्रिय आणि त्यांचे विषय समूह क्रमश्म होत जातात या सर्व लोकांमध्ये आढळणारी सर्व सुखेच इंद्रिय सुखे आहेत तेवारे शरीरा सूक्ष्म शरीराद्वारे भोगली जाणारी सुखेच या लोकांमध्ये विद्यमान असतात या सर्व सुखांच्या भोगांचे नावच भुक्ती आहे कर्मचक्रात फसलेले जीवसमूह भुक्ती प्राप्त करण्याच्या आशेने उपाय स्वरूप ज्या कर्माचा आश्रय करतात त्यासच ते साधन म्हणतात स्वर्गकामो अश्वमेध जय यजते यजेत <स्थाँगे> विश्वदेव बली इष्टापूर्त दर्श पौर्णमासी आदी अनेक प्रकारची भुक्तीची साधने शास्त्रात निरूपित आहेत भोगप्रवृत्तीच्या पुरुषांकरिता भुक्ती साध्य वस्तू आहे काही लोक संसारात नाना प्रकारच्या दुःख क्लेशांना कंटाळून प्रापंचिक सुखांना चौदा लोकांमध्ये प्राप्त होणारे समजून कर्मचक्रातून बाहेर पडण्याची कामना करतात त्यांच्या मते मुक्तीस एकमात्र साध्य वस्तू आहे ते लोक भुक्तीस बंधन समजतात त्यांचे म्हणणे आहे ज्या लोकांची भोगप्रवृत्ती दूर झालेली नाही ते लोक कर्मकांडाचा आश्रय घेवोत अर्थात कर्ममार्गाच आपले साधन मानोत। भुक्ती रूप साध्य प्राप्त करण्याकरण्याचा प्रयत्न करोत आणि प्राप्तही करोत परंतु शीने पुण्ये मरते लोकम विशन्ति या श्लोकात निश्चितपणे जाणले जाऊ शकते की भुक्ती कदापि नित्य नसते अर्थात अनित्य असते अनित्य, अनित्य अथवा सहिष्णू वस्तू प्रापंचिक असते असते अध्यात्मिक नाही नित्यवस्तूच्या प्राप्तीकरितास साधन करणे कर्तव्य आहे म्हणूनच जीवनकरिता तेच साध्य आहे त्यास वैराग्यादी साधन चतुष्ट चतुश जतुष, चतुह्यांनी प्राप्त केले जाऊ शकते म्हणून साधन चतुष्ट चतुह्याच यथार्थ साधन आहे ज्ञानकांडीय शास्त्रामध्ये साध्य साधनाचा असाच विचार पाहतो शास्त्र कामधेणू आहे जीव जेव्हा जसा अधिकार प्राप्त करतो शास्त्र त्या जीवाकरिता त्याच्या अधिकाराच्या उपयोगी तशीच व्यवस्था देतात जर मुक्ती झाली तरीही जीवाची सत्ता विद्यमान राहते तर अशा अवस्थेत मुक्ती चरम साध्य नाही म्हणून ते निर्वाणापर्यंतच मुक्तीची सीमा ठेवतात वास्तविक जीव नित्य आहे म्हणूनच जीवासंबंधीचे तसे निर्माण संपूर्ण असंभव आहे नित्योनित्यानाम चेतन श्वेतन ना नाम आदी वेदमंत्राद्वारे जीवाची नित्यता जीवांची नित्यता स्वीकृत आहे नित्यवस्तूची गती असंभव आहे मुक्त झाल्यावरही जीवांची सत्ता अवश्य विद्यमान आहे जे लोक असा विश्वास करतात ते भुक्ती आणि मुक्तीस चरमसाध्य मानत नाहीत मुक्ती आणि भुक्ती या दोन्ही अवंतर साध्य वस्तू आहेत समस्त कार्यामध्येच साध्य आणि साधन आहे साधन आहेत ज्या कार्यास उद्देश बनविले जाते त्या साध्य त्यातात आणि ज्या कार्याद्वारे साध्य साधित होते त्या साधन म्हणतात विचारपूर्वक पाहिल्यावर साध्य आणि साधन जीवांकरिता एक श्रृंखलामय तत्व आहे आता जे साध्य आहे आधी तेच पुढे पुढच्या साध्याकरिता साधन असते अशा प्रकारे साध्य साधन रूप श्रंखलेचे अवलंबन करून या श्रंखलेच्या शेवटच्या टोकावर जे साध्य प्राप्त होते तेच अंतिम आणि सर्वश्रेष्ठ साध्य आहे ते पुनः साधन नसते कारण त्या आणि कुठलेही साध्यत नाही म्हणूनच भक्तीच परमसाध्य आहे कारण भक्ती जीवांचा नित्यसिद्ध भाव आहे मानवी जीवनाचे प्रत्येक कार्य साध्य साधन रूप श्रंखलेची एक श्रंखलेची एक कडी आहे अशा अनेक कड्या जोडून क्रमशः कर्मविभागाचे निर्माण करतात मग त्यापुढे बऱ्याच कड्या जोडून ज्ञानरूप विभागाची निर्मिती करतात कर्मविभागाचे अंतिम उद्देश भुक्ती आहे ज्ञान विभागाचे अंतिम लक्ष मुक्ती आहे आणि भक्तिविभागाचे चरम उद्देश प्रेमाभक्ती आहे जीवांच्या सिद्ध सत्तेचे विवेचन केल्यावर असा दृढ निश्चय होतो की भक्ती साधन आहे तथा भक्ती साध्य आहे कर्म आणि ज्ञान अंतिम साध्य आणि साधन नाही आहे उलट मध्यवर्ती साध्य साधन आहेत ब्रजनात केण कम इत्यादी श्रुतीमंत्रांनी तथा अहम ब्रह्मास्मी प्रज्ञाम ब्रह्म तत्वमसी श्वेतकेतो आदी महावाक्यांच्याद्वारे भक्तीची श्रेष्ठता आणि चरमसाध्यता प्रमाणित होत नाही म्हणूनच मुक्तीस चरमसाध्य मानण्यात दोष तरी काय आहे बाबाजी मी आधीच म्हणालो की प्रवृत्तीनुसार साध्य अनेक प्रकारचे असतात जोपर्यंत भुक्तीची भोगाची कामना वर्तमान असते तोपर्यंत मुक्ती नामक कुठलेच तत्व स्वीकृत होत नाही त्याच्या अधिकाऱ्यांकरिता अक्षयम ह वै या जिनम। इत्यादी अनेक वाक्ये लिहिली गेली आहेत तेव्हा मग मुक्ती वाईट गोष्ट आहे काय कर्मीगण भुक्ती अर्थात इंद्रिय सुखाची अपेक्षा करतात मुक्तीचे अनुसंधान करीत नाहीत मग काय याचा अर्थ असा होता की वेदादी वेदामध्ये मुक्तीचा उल्लेखच नाही कतिपय कर्मी ऋषींचे कथन आहे समर्थ व्यक्तींकरिता कर्म करणे कर्तव्य आहे वैराग्य तर दुर्बल व्यक्तींकरिता आहे या सर्व व्यवस्था निम्न अधिकाऱ्यांकरिता त्यांच्या आपापल्या अधिकारांप्रती निष्ठा उत्पन्न करण्याकरिता दिलेल्या आहेत अधिकारातून चित्त झाल्यावर जीवांचे कल्याण होत नाही आपापल्या वर्तमान अधिकारात पूर्ण निष्ठा ठेवत कर्तव्य पालन केल्यावर पुढील उन्नत अधिकारांमध्ये सहजच प्रवेश होतो म्हणूनच वेदांमध्ये अशा प्रकारची निष्ठा उत्पन्न करविणाऱ्या व्यवस्थांची निंदा केलेली नाही जर कुणी अशा व्यवस्थांची निंदा करतो तर तो अधोगतीस प्राप्त होतो विश्वात जितके उन्नत्त जीव आहेत ते सर्व आपापल्या अधिकारनिष्ठेने अवलंबण आपापल्या अधिकारनिष्ठेचे अवलंबण करतच उन्नत झालेले आहेत कर्माधिकार कर्मापेक्षा श्रेष्ठ मुक्ती साधक ज्ञानाच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन पाहिले जात नाही त्याचप्रकारे ज्ञानाधिकारात मुक्तीच्या प्रशंसेच्या रूपात उल्लेखित वेदमंत्राची प्रतिष्ठा दृष्टीगोचर होते जसे कर्माधिकाराच्या वर ज्ञानाधिकार अवस्थित आहे त्याच प्रकारे ज्ञानाधिकाराच्या वर भक्ती अधिकार अवस्थित आहे तत्वमसी अहम ब्रह्मासमी आदी मंत्राद्वारे ब्रह्मनिर्वाणाच्या प्रशंसेने मुमुक्षु व्यक्तीमध्ये त्यांच्या आपापल्या अधिकारात निष्ठा उत्पन्न करवली गेली आहे म्हणूनच ज्ञानाची उत्कर्षता स्थापन करण्याकरिता करण्यात कुठलाच दोष नाही तथापि तेच चरम नाही जिथंपर्यंत सिद्धांताची गोष्ट आहे वेदांमध्ये भक्तीसच साधन आणि प्रेमा भक्तीस साध्याच्या रूपात वर्णित केले गेले आहे ब्रजनात महावाक्यामध्ये अवांतर साध्य आणि साधनाविषयी माहिती सांगितलेली माहिती सांगितली असू शकते का बाबाजी आपण ज्या वेदवाक्या सांगत आहात त्यांना वेदांमध्ये कुठेही ही कुठेही ही म्हटले नाही आणि इतर वाक्यांपेक्षा श्रेष्ठही म्हटलेले नाही ज्ञानाचार्यांनी आपल्या मताची प्रधानता स्थापित करण्याकरिता या वाक्यांना महावाक्य म्हटले आहे वास्तविक प्रणवच ओम अर्थात ओंकारच महावाक्य आहे आणि त्या अतिरिक्त सगळी वेदवाक्य प्रादेशिक वाक्य आहेत तसे पाहिला गेले तर प्रत्येक वेद महा वाक्यासच महावाक्य म्हणण्यास हरकत नाही परंतु वेदांमधला एक मंत्र महावाक्य आहे आणि इतर मंत्र साधारण वाक्य आहेत असे म्हटल्याने मतवाद उत्पन्न होऊ शकतो आणि वेदांनिकट अपराधी व्हावे लागते वेदांमध्ये कुठे कुठे कर्मकांडाची प्रशंसा केलेली केलेली आहे तर कुठे कुठे मुक्तीची अशा प्रकारे वेदांमध्ये नाना प्रकारच्या अवांतर साध्य साधनांचे वर्णन पाहिले जाते परंतु सिद्धांतस्थळी चरम मीमांच्या रूपात एकमात्र भक्तीस साध्य साधन मानले गेले आहे वेदशास्त्र गायस्वरूप आहे या गायीचे दोहन करणाऱ्या श्री नंदनंदनाने सि, सिद्धांत स्थळी वेदांचे चरम तात्पर्य अशा प्रकारे विधित केले आहे तपस्वी अधिको योगी ज्ञानी भ्यो मतो मतधिक कर्मीभ्यादि योगी तस्माद योगी भारजुन योगीनामप मद मदनतेनांतरामना श्रद्धाबाण भजते यो माम से युक्तमो मत े परा यथा देवे तथा गुरो तसे ते मुत्रो प्रकाशनते महात्मन भक्तीरजनं तधी मुधीनैरा नामोस्नस कल्पनम आत्मानमे प्रिय प्रिय मुचे अनुशील केल्याने हे स्पष्ट प्रतीत होते की भक्तीच सर्वश्रेष्ठ साधन आहे ब्रजनाथ कर्मकांडात कर्मफलदाता ईश्वराप्रती भक्ती करण्याचा विधी आहे ज्ञानकांडातही भगवतभक्तीची व्यवस्था पाहावयास मिळते भक्ती जर भुक्ती आणि मुक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे तर तिला साध्य कसे म्हणावे ती भुक्ती आणि रूप साध्य प्रदान करून निरस्तर होऊन जाईल ही साधारण गोष्ट आहे आपण कृपा करून याविषयी शिकवण प्रदान करावी बाबाजी कर्मकांडात भक्तिरूप साधनेद्वारे भोगाची प्राप्ती होते आणि ज्ञानकांडात भक्तिरूप साधनाने मुक्ती प्राप्त होते हे सत्य आहे कारण परमेश्वरास संतुष्ट केल्याशिवाय कुठलीच फलप्राप्ती होत नाही आणि परमेश्वर मात्र भक्तीनेच संतुष्ट होतात ईश्वरी शक्ती ईश्वर शक्तीचे आश्रयस्थान आहे ईश्वर शक्तीचे आश्रयस्थान आहेत जीवांमध्ये अथवा जडवस्तूंमध्ये जी काही शक्ती असते शक्ती आहे ती ईश्वराच्या शक्तीचा ईश्वराच्या शक्तीचा अणुप्रकाश मात्र आहे कर्म अथवा ज्ञान ईश्वरास संतुष्ट करू शकत नाही भगवत भक्तीच्या साह्यानेच कर्म आणि ज्ञान फळ प्रदान करतात ते स्वतंत्र रूपाने कुठलेच फळ प्रदान करू शकत नाहीत म्हणून कर्म आणि ज्ञानात भक्तीच्या आभासाची थोडीफार व्यवस्था दिसून येते यात भक्ती दिसून येते ती सुद्धा शुद्ध भक्ती नाही तर भक्तीचा आभास मात्र आहे भक्ती आभास दोन प्रकारचे असतात शुद्ध भक्ती आभास आणि विद्यभक्ती आभास शुद्ध भक्ती आभासासंबंधी नंतर सांगतो असतात कर्मविभास भक्त्याभास आणि कर्मज्ञान उभय विध्य भक्त्याभास यज्ञ आदींच्या समयी हे इंद्र हे पूषण या आपण कृपापूर्वक आम्हास यज्ञाचे फळ प्रदान करा अशा प्रकारच्या कामनांनी युक्त होऊन ज्या सर्व भक्ती आभासाच्या क्रिया परिलिक परिलक्षित होतात त्या सर्व कर्मविध भक्त्याभास आहेत कर्मविध भक्त्याभासा काही, काही महात्मा कर्मिश देखील म्हणतात हे यदुनंदन मी संसाराला घाबरून तुझ्यापाशी आलो आहे आणि मी आहोरात्र तुझे हरे कृष्ण नाव घेतो तू कृपा करून मला भक्ती प्रदान कर हे परमेश्वरा तुम्ही ब्रह्म आहात मी मायाजालात फसलो आहे तुम्ही या मायाजलातून माझा उद्धार करून आपल्यात विलीन करून घ्या अभेद करून घ्या या सर्व भावना ज्ञानविद्ध भक्त्यासम आहेत महात्मा लोक यास ज्ञान मिश्रा भक्ती असेही म्हणतात ही, ही सुद्धा आरोपसिद्ध भक्तीच आहे या सर्व शुद्ध भक्तीपेक्षा भिन्न आहेत श्रद्धा भजते यो माम गीतेत या वाक्याद्वारे भगवंताने ज्या भक्तीस उद्देश केले आहे तीच शुद्ध भक्ती आहे तीच शुद्ध भक्ती आमचे साधन आहे आणि सिद्ध अवस्थेत तेच प्रेम आहे कर्म आणि ज्ञान ही दोन्ही क्रमशः भुक्ती आणि मुक्तीची साधने आहेत ही जीवांच्या नित्यसिद्ध भावांची साधने नाहीत ब्रजनात या सर्व तत्वांना श्रवण करून या दिवशी आणखीन काही प्रश्न विचारू शकले नाहीत ते मनोमन म्हणू लागले न्यायशास्त्राच्या फक्कांचे अन्वेषण करण्यापेक्षा या सर्व सूक्ष्म तत्वांचाच विचार करणे कितीतरी अधिक उत्तम आहे बाबाजी या विषयी पारंगत आहेत मी क्रमशः या विषयी संबंधी त्यांच्याकडे जिज्ञासा करून ज्ञानार्जन करीन आज रात्र अधिक झाली आहे तेव्हा घरी परतायला हवे असा विचार करून ते म्हणाले बाबाजी महाशय आज मला आपल्याकडून बरेच ज्ञान प्राप्त झाले मी अधूनमधून आपल्याकडे येऊन उपदेश प्राप्त करीत जाईन आपण मोठे अनुभवी आणि प्रकांड विद्वान आहात माझ्यावर कृपा करावी आज मी एक गोष्ट विचारू इच्छितो आज उशीर झालाय याचे उत्तर ऐकून घरी परतेन श्री सचिनंदनांनी एक एखादा ग्रंथ लिहिला आहे काय ज्यात त्यांच्या समस्त शिकवण प्राप्त होऊ शकतात जर असेल तर मला तो वाचायचा आहे बाबाजी श्री श्रीमंत महाप्रभूंनी स्वत कुठलाच ग्रंथ लिहिला नाही त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आज्ञेनुसार ग्रंथ लिहिलेले आहेत श्री महाप्रभूंनी स्वयं सूत्राच्या रूपात शिक्षा आठ श्लोक लिहून जीवांना दिले आहेत हे शिक्षा शिक्षाष्टक भक्तांकरिता कंठहार आहेत या आठ श्लोकांमध्येच त्यांनी वेद वेदांत उपनिषीद उपनिषीद आणि पुराणांच्या सर्व शिकवण घागरीत सागराप्रमाणे भरून ठेवले आहेत भक्तांनी त्यांच्या या गुढ शिकवणीद्वारे शिकवणींच्या आधारे दशमुलाची रचना केली आहे या दशमुलात संबंध अभिदेय, प्रयोजनाचा विचार साध्य आणि साधनाचा सूत्ररूपात सांगितलेला आहे आपण सर्वप्रथम त्या समजून घ्या ब्रजनाथ जशी आज्ञा उद्या पुन्हा संध्याकाळ येईन आपण मला दशमुलाची शिकवण प्रदान करावी आपण माझे शिक्षागुरू आहात असे म्हणून ब्रजनाथाने बाबाजी महाराजांस दंडवत प्रणाम केला बाबाजींनी स्नेहाने गदगद होऊन त्यांना मिठी मारली आणि म्हणाले बाबा तू ब्राह्मण कुळात पवित्र केले आहेस उद्या संध्याकाळी येऊन ये। मला आनंद प्रदान कर बारावा अध्याय समाप्त प्रथम खंड समाप्त